अध्याय पंधरावा रुचिक जमदग्नी आणि परशुराम यांचे चरित्र श्री शुकाचार्य म्हणतात उर्वशी उर्वशीपासून आयु श्रितायू सत्यायू रय विजय आणि जय असे पुरु रव्याला सहा पुत्र झाले श्रुतायूचा पुत्र वसुमान सत्यायूचा श्रुतंजय रयाचा एक आणि जयाचा अमी विजयाचा भीम भीमाचा कांचन कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जन्नू होता ज्याने गंगेला आपल्या उंजळीत घेऊन पिऊन टाकले तोच हा होई होय पुत्र पुरु होता पुरुचा बलाक आणि बलाकाचा अजब आज़काचा पुत्र कुश कुशांबू तने, वसु आणि कुशनाब हे कुशाचे चार पुत्र होते यापैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता दाधीच्या कन्याचे नाव सत्यवती होते रुचिक ऋषीनी तिला मागणी घातली हा वर कन्यासाठी योग्य नाही असे वाटून दाधी रुचिकाला म्हणाले मनीश्वर आम्ही कुशिक आहोत आमच्या कन्यासाठी आपण मला एक हजार घोडे शुल्क रुपाने द्या त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा दाधी असे म्हणाला तेव्हा रुचिक मुनीना त्याचा आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला एकदा महर्षी रुचिकांना त्यांची पत्नी आणि सासू दोघांनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली महर्षी रुचिकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघींसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजवला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले सत्यवतीच्या आईला वाटले की ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजवला असेल म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वत खाल्ला जेव्हा मुनिंना ही गोष्ट समजली तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले तू मोठा अनर्थ केलास आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रम्हवित्ता होईल सत्यवतीने ऋचिकमुनींना प्रसन्न करून प्रार्थना केली हो की असे होऊ नये तेव्हा ते म्हणाले ठीक आहे पुत्रा ऐवजी तुझा नातू तसा होईल नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परमपुण्यमयी कौशिकी नदी झाली रेणू ऋषींची कन्या रेणुका होती जमदग्नी तिचे पाणी ग्रहण केले जमलग्नी ऋषींना पासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले त्यातील सर्वात लहान परशुराम होते त्यांचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे असे म्हणतात की हयह वंशाचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनीच हा अंशावतार ग्रहण केला होता त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता तरीसुद्धा ते क्षत्रिय दुष्ट ब्राह्मणांचे द्रेष्ठे रजतमाने व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरवला परीक्षिताने विचारले त्यावेळेच्या संयम शून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला श्री सांगू लागली त्यावेळी हय वंशाचा अधिपती अर्जुन होता तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता त्याने अनेक प्रकारे सेवा सेवाशुश्रूषा करून भगवान नारायणांचे अंशावतार दत्तात्रयांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ अतुल संपत्ती तेजस्विता वीरता कीर्ती आणि शारीरिक बळ सुद्धा त्याने प्राप्त करून घेतले तो योगेश्वर झाला होता आणि माझी सर्वसिद्धी त्याला प्राप्त होत्या जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे एकदा गळ्यात वैजंती माळ घालून सहस्त्रबाहू अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता त्यावेळी मदोन्मत होऊन सहस्त्रबाहून आपल्या हाताने नदीचा प्रवाह अडवला सहस्त्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले ही गोष्ट पराक्रमी लावणाला सहन झाली जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखातच त्याला पकडले आणि माहिषमतीत नेऊन वांद्रासारखी कैद केली आणि नंतर तुलचशाच्या सांगण्यावरून सोडून दिले एके दिवशी सहस्त्रबाहू अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता दैववशात तो जमनग्नीच्या आश्रमात जाऊन पोहोचला तपस्वी जमनग्नी मुलींनी आश्रमातील कामधनुजा प्रतापाने सेना मंत्री आणि वाहनांसह हैहयाधीपतीचे है, है, है आतिथ्य केले जमलग्नी मुनींचं ऐश्वर्य आपल्यापेक्षाही मोठे असल्याचे पाहून त्याने त्यांचा आदर सत्काराचा मान न ठेवता कामधेनू घेऊन जाण्याचे ठरवले त्याने उर्मटपणाने मुनीची कामधेनू बळेस नेण्याची सेवकांना आज्ञा केली तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनूला वासरासह बळजबरीने माहिषमतीपुरीत ने तो तिथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाची हकीकत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले त्या आपला भयंकर परशू बाणांचा भाता ढाल आणि धनुष्य घेऊन कोणालाही न जुमाडणारा सिंह हत्तींच्या राजाच्या मागे धावतो त्याप्रमाणे त्याच्या पाठोपाठ धावू लागले अर्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता तेवढ्यात त्याने पाहिले की परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडे धावत येत आह त्यांनी हातात धनुष्य बाण आणि परशू घेतला होता शरीरावर काळे मृगचर्म पांघरलेले होते आणि त्यांच्या जटा सूर्यकिरणांप्रमाणे चमकत होत्या त्यांना पाहता त्याने गदा खडग बाण रुष्टी तोफा शक्ती इत्यादी आयुधानी सुसज्ज हत्ती घोडे रथ पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षरे फौज पाठवली भगवान परशुरामांनी एकट्याने ती सर्व फौज नष्ट करून टाकली भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू याप्रमाणे होता बस ते शत्रूच्या सेनेचा निपात करीत जात होते जिथे जिथे ते आपल्या परशूचा प्रहार करीत होते तिथे तिथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात मांड्या आणि खांदे तुटून जमिनीवर पडत होते हय ह्या अधिपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की आपल्या सेनेतील सैनिक त्यांचे धनुष्य बाण ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशूने आणि बाणाने तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत तेव्हा त्याला अतिशय क्रोध आणि तो स्वतः त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन थडकला त्यान एकाच वेळी आपले हजार हातांनी पाचशे धनुष्याना बाण लावल त परशुरामांवर सोडले परंतु परशुराम सर्व अस्त्रे धारण करणारच अग्रगण्य होते। त्यांनी आपल्या एका धनुष्यान सोडलेल्या बाणानेच तर्व एकदम तोडून टाक आता अर्जून हातानेच पहाड आणि झाडेउपटून वगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्णधारेच्या परशून अत्यंत वगाने सापासारखे त्याच हात तोडून टाकले त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलमस्तक धडापासून वेगळी कली वडील मारले गेल्यावर त्याचे दहा हजार पुत्र भिवून पळून गेले शत्रूंचा नाश करणाऱ्या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली ती अत्यंत दुःखी होती त्यांनी तिला आश्रमात आणून बडिलांकडे सोपवले आणि माहेशमती नगरीत आपण जे काही केले ते सर्व आपल्या बडिलांना आणि भावांना सांगितले ते ऐकून जमदग्नी मुनी म्हणाले महावीरा परशुरामा त मोच पाप केलेस कारण सर्व देवमय राजांचा तू विनाकारण बध केलास पुत्रा आपण ब्राह्मण आहोत क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत एवढेच काय सर्वांचे पितामह ब्रह्मदेव सुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झालेले आहेत क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते भगवान श्रीहरी सुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात पुत्रा सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे जा, त्यांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुवून टाक अध्याय पंधरावा समाप्त